ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराणम स्कंध बारावा अध्याय पहिला कलियुगातील वंशाचे वर्णन परीक्षिताने विचारले मुनिवर्य यदुवंशभूषण श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणत्या वंशाचे राज्य झाले ते मला सांगा श्री सुख म्हणाले राजा जरासंधाचा पिता बृहद्रथ याच्या वंशात पुरुंजय नावाचा शेवटचा राजा होईल त्याचा मंत्री शुनक त्या राजाला मारून आपला पुत्र प्रद्योत याला राजा करेल प्रद्योताचा पुत्र पालक पालकाचा पुत्र विशाखयुप विशाखयुपाचा पुत्र राजक आणि राजकाचा पुत्र नंदीवर्धन होईल हे पाच प्रद्योतन एकशे वर्ष पृथ्वीचा उपभोग घेतील यानंतर शिशु नाग नावाचा राजा होईल त्याचा पुत्र काकवर्ण त्याचा पुत्र क्षेमधर्मा आणि त्याचा पुत्र क्षेत्रज्ञ होईल क्षेत्रज्ञाचा विधीसार त्याचा पुत्र अजातशत्रू त्याचा पुत्र दर्भक आणि दर्भकाचा पुत्र अजय होईल अजयाचा नंदीवर्धन आणि त्याचा महानंदी शिशु नाग नागवंशामधील हे दहाच राजे 360 वर्ष पृथ्वीवर राज्य करतील परीक्षिता महानंदीला शूद्र पत्नीपासून नंद नावाचा बलवान पुत्र होईल महानंदी हा महापद्म नावाचा निधीचा अधिपती होईल क्षत्रिय राजांचा तो नाश करील तेव्हापासून बहुदा राजे शूद्र आणि अधार्मिक होतील महापद्म हा पृथ्वीवर एकछत्री अंमल करील त्याची आज्ञा कोणीही मोडणार नाही जणू दुसरा परशुरामच असा तो क्षत्रियांचा विनाश करील सुमाल्य इत्यादी त्याचे आठ पुत्र होतील ते सर्व राजे होऊन शंभर वर्षापर्यंत या पृथ्वीचा उपभोग घेतील चाणक्य नावाचा कोणी एक ब्राह्मण विख्यात नवनंदाने मारविल त्यांचा नाश झाल्यावर मौर्य वंशी राजे पृथ्वीचे राज्य करतील तोच ब्राह्मण चंद्रगुप्त मौर्याला राजपदाचा अभिषेक करील त्याचा पुत्र वारीसार आणि त्याचा अशोकवर्धन होईल त्याचा पुत्र सुयश सुयसाचा पुत्र संगत संगताचा पुत्र शालिशुक आणि शालिशुकाचा सोमशर्मा होईल सोमशर्म्याचा पुत्र शतधनवा आणि शतधनव्याचा पुत्र बृहद्रथ होईल हे कुरुवंश विभूषणाशाचे हे दहा राजे कलियुगामध्ये एकशे सदतीस वर्ष पृथ्वीचा उपभोग घेतील बृहद्रदाचा सेनापती पुष्यमित्र शुंगराजाचा वध करून स्वत राजा होईल त्याचा मुलगा अग्निमित्र आणि अग्निमित्राचा सुज्येष्ठ होईल पुत्र वसुमित्र, वसुमित्राचा भद्रक भद्रकाचा पुलिंद पुलिंदाचा घोष आणि वज्रमित्राचा वजर्मित्र भागवत आणि त्याचा पुत्र देवभूती होईल शुंगवंशाचे हे दहा राजे शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ पृथ्वीचे पालन करतील परीक्षिता त्यानंतर पृथ्वी कण्ववंशाकडे जाई। हे राजे कमी गुणवान असतील वंशाचा राजा देवभूती हा स्त्री लंपट असेल त्याचा मंत्री कण्वंशी बुद्धिमान वसुदेव त्याचा वध करील आणि स्वत राज्य करील त्याचा पुत्र भूमित्र त्याचा नारायण आणि नारायणाचा सुशर्मा या नावाने प्रसिद्ध होईल कण्व कण्ववंशातील हे चार राजे कलियुगामध्ये तीनशे पंचेचाळीस वर्ष पृथ्वीचा उपभोग घेतील कण्वंशी सुशर्म्याचा बली नावाचा एक शूद्र सेवक सुशर्म्याला मारून तो काही काळ स्वत पृथ्वीवर राज्य करील तो अंध्रजातीचा आणि दुष्ट असेल त्याच्यानंतर त्याचा, त्याचा भाऊ कृष्ण हा राजा होईल कृष्णाचा पुत्र सीशांत कर्ण आणि त्याचा पौर्णमास होईल पौर्णमासाचा पुत्र लंबोदर आणि लंबोदराचा पुत्र चिबिलक होईल त्याचा मेघस्वाती त्याचा पुत्र अटमान त्याचा पुत्र अनिष्ठ त्याचा पुत्र हालेय त्याचा पुत्र तलक आणि त्याचा पुरुषिरु आणि त्याचा पुत्र सुनंदन होईल सुनंदाचा पुत्र चकोर होईल आणि चकोराला बहू नावाचे आठ पुत्र होतील त्यांच्यापैकी शिवस्वाती हा वीर असेल त्याचा गोमती पुत्र आणि त्याचा पुत्र पुरीमान होईल त्याचा पुत्र मेधशिरा मेधशिराचा पुत्र शिवस्कंद शिवस्कंदाचा पुत्र यज्ञश्री यज्ञश्रीचा पुत्र विजय आणि विजयाचे चंद्रविज्ञ आणि लोमधी नावाचे दोन पुत्र होतील परीक्षिता हे तीस राजे चारशे छप्पन्न वर्षापर्यंत पृथ्वीचे राजे उपभोगतील यानंतर अवभृती नगरीचे सात आभीर दहा गर्धवी आणि सोळा कंक म्हणजे राजे पृथ्वीवर राज्य करतील हे अतिशय लोभे असतील यानंतर आठ यवन आणि चौदा तुर्क राजे राज्य करतील त्यानंतर दहा गुरुंड आणि अकरा मौन राजे होतील परीक्षिता मौनांच्या खेरीज इतर सर्वजण एक हजार नव्याण्णव वर्षापर्यंत पृथ्वीचा उपभोग घेतील तसेच अकरा मौनराजे तीनशे वर्षापर्यंत पृथ्वीवर शासन करतील ते गेल्यावर किली किल्ला नावाच्या नगरीत भूतनंद वंगिरी शिशूनंदी त्याचा भाऊ यशोनंदी आणि प्रवीरक हे एकशे सहा राज्य करतील त्यांना बालमिक नावाचे तेरा पुत्र होतील त्यांच्यानंतर पुष्यमित्र नावाचा क्षत्रिय आणि त्याचा पुत्र दुर्मित्र यांचे राज्य असेल बाल्हिक वंशातील राजे एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करतील त्यांच्यापैकी सात आंध्र देशाचे आणि सात कोशल देशाचे अधिपती होतील काही विदुर्भूमीचे शासक तर काही निषद देशाचे राजे होतील यानंतर विश्वस्फूर्जी मगध देशाचा राजा होईल हा दुसरा पुरुंजय ब्राह्मण इत्यादी वर्णांचे पुलिंद यदू मद्र इत्यादी म्लेंछांसारख्या जातीमध्ये रुपांतर करील हा इतका दुष्ट असेल की तो तीन वर्णांशिवाय असलेल्या जनतेची स्थापना करीत आपल्या शौर्यानं तो क्षत्रियांचा विध्वंस करील आणि पद्मवतीपुरी या राजधानीत हरिद्वारापासून प्रयागापर्यंतच्या पृथ्वीचे राज्य करीत हळूहळू सौराष्ट्र अवंती आभीड, शूर अर्बुद आणि मालव देशातील ब्राह्मण संस्कारशून्य होतील तसेच राजेसुद्धा शूद्रत्ल्य होतील सिंधूतट चंद्रभागेचा तट कवतीपुरी आणि काश्मीर परिसरावर प्राधान्य करून शूद्रांचे संस्कार आणि ब्रम्हतेज नाहीसे झालेल्या ब्राह्मणांचे तसेच नेंछांचे राज्य असेल परीक्षिता हे राजे आचार विचाराच्या बाबतीत नेंछांसारखे असतील हे सर्वजण एकाच वेळी निरनिराळ्या प्रांतामध्ये राज्य करतील हे सगळे अधार्मिक खोटारडे कंजूश आणि रागीट असतील हे दुष्ट लोक स्त्रिया मुले गाई ब्राह्मण यांना मारून टाकण्यास संकोच करणार नाहीत दुसऱ्यांच्या स्त्रिया आणि धन हडप करण्यासाठी हे नेहमी उत्सुक असतील यांची उन्नती किंवा अधपपतन होण्यास वेळ लागणार नाही हे हलक्या मनाचे आणि अल्पायुष्य असतील हे संस्कारही कर्तव्य शून्य रजोगुण गौन, तमोगुणांनी व्यापलेले राजाच्या रूपातील म्लेंछ प्रजेला खाऊन टाकतील राजेच असे असतील तेव्हा देशातील प्रजेचा स्वभाव आचरण आणि बोलणं चालणंही तसंच असेल राजांकडून त्रस्त झालेली प्रजा आपापसात सुद्धा एकमेकांना त्रास देऊन नष्ट होईल अध्याय पहिला समाप्त